गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय एकनाथी भागवत अध्याय अर्थ क्रमांक एक <clears throat> हे ओमकार स्वरूपी चतुरक्षरी देवा हे चतुरांच्या चित्ताला आल्हाद देणाऱ्या प्रबोध चंद्रा हे इंद्रांच्याही इंद्रा जनादना हे ज्ञान नरेंद्रा निजबोध रूपा तुला नमस्कार असो तुझी गोष्ट काढली की तू आतून व बाहेरूनही प्रकट होतोस हृदयाची गाठ ग्रंथी तोडून दृष्टी समोर उभा राहतोस हे जनार्दना विषय वासनेचा उच्छेद करून तू स्वतः प्रकट होतोस आणि संसार किंवा असंसार यांची भावना मनाला शिवू देत नाही तुझ्या चरणांचा स्पर्श झाला कि मन हे स्थिर होऊन राहते आणि मग हे आनंद घना अच्युता तू सहज समाधान देतोस अशा हे गुरुनाथा तुमच्या चरणांवर एकात्म भावाने मस्तक ठेवतो आणि विनंती करतो की पुढील कथा जीत प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे भाषण आहे ती श्रवण करावी उद्धवाने विनंती केली तेव्हा श्रीकृष्णाच्या मनात कृपा उत्पन्न होऊन त्याच गहीवर आला आणि त्याने मोठ्या कौशल्याने आत्मज्ञान विशद करून सांगण्यास आरंभ केला कृष्णाच्या मनातही हेच होते की मी निजधामाला गेल्यावर निजधामाशी ठेवावेकृष्णाला फारच संतोष झाला म्हणून त्याने वैराग्ययुक्त संपूर्ण आत्मज्ञानाचा उपदेश करण्यास आरंभ केला उद्धवाला ब्रह्मशापातून वाचवण्यासाठी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणे जरूर होते कारण ब्रम्ह वेत्याला काही शापाची बाधा होत नाही हे श्रीकृष्ण जाणत होते ब्रह्मज्ञानाचा उपदेश मनात कसा ठसवा याची हातोटी पूर्णपणे माहीत होती म्हणून ज्याच्या योगाने आत्मतवालाच मिठी पडेल असे वैराग्य तो हा हा म्हणता उत्पन्न करीत असे तत्व चांगल्या रीतीने सांगितले पण प्रखर वैराग्य उत्पन्न झाले नाही तर केलेला उपदेश व्यर्थ होतो ही खूण कृष्णाला माहित होती म्हणून त्याने वैराग्याचे तत्व सुंदर रीतीने सांगितले कृष्णांनी प्रथमतः उद्धवाच्या भाषणाला अनुमोदन दिले आणि मग त्यावरून हळूहळू ज्ञान वैराग्यासंबंधी तो बोलू लागला श्रीकृष्ण म्हणाले हे उद्धवा तू मला जे म्हणालास ते मी करू इच्छितो ब्रम्हदेव शंकर इंद्र इत्यादी लोकपालांना सुद्धा मी त्यांच्या लोकात यावे असे वाटते जो वेदांचा वेद वक्ता व ज्ञाना ऐक तू हे तुझे भाषण एकवार नव्हे त्रिवार सत्य आहे आणि खरोखर माझा मनोदयही तसाच आहे माझी अवस्था म्हणजे उत्कंठा शंकर ब्रम्हदेव इत्यादी साऱ्या देवांना कशी लागली आहे लोकपाळांसह वर्तमान त्यांचा गोलका गोलका ये थे गेला. त्यांनी माझी भेट घेतली आणि माझ्या पोटात जी इच्छा होती ती प्रयाण कालाची गोष्ट त्यांनी विचारली म्हणून तुला अत्यंत वाईट वाटत आहे शंकर आदी करून सर्व देवांना मी लवकर वैकुंठास यावे अशी उत्कंठा लागून राहिली आहे पृथ्वीवर देवतांचे जे काम होते ते मी पूर्ण केले ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून याच कामासाठी मी बलरामासह अवतीर्ण झालो होतो पूर्वी ज्यासाठी ब्रम्हदेवाने प्रार्थना केली होती ते देवांचे कार्य मी सिद्धीस नेले मनुष्य रूप धारण करून बलरामाला मोठेपण दिले पण उभयतांमध्ये लहान मोठेपणाची मुळीसुद्धा भावना नाही कृष्णामध्ये आणि बलरामामध्ये निजांशाने एकात्मताच होती ब्राम्हणांच्या शापाने जणू भस्म झालेला हा यदुवंश आता आप आप युद्ध करून नष्ट होऊन जाईल आजपासून सातव्या दिवशी या पुरीला समुद्र बुडवून टाकील आमचे कुल बाकी राहिलेले आहे तेही परस्परात कल होऊन नाशाला जाईल मी समुद्रापासून जमीन मागून घेऊन द्वारका बसवली मी निजरामास गेलो कि ती सातव्याच दिवशी बुडवून टाकील प्रिय उद्धवा ज्या मी मृत्यू लोकाचा त्याग करीन त्याच क्षणी येथील सर्व मांगल्य नष्ट होईल आणि थोड्याच दिवसात पृथ्वीवर कलियुगाचा महिमा सुरू होईल हे उद्धवा तुला हिताची गोष्ट सांगतो ऐक मी हे जग सोडून गेलो की पाठीमागे थोड्याच दिवसात लोक नष्ट बुद्धी होतील अतिशय अधर्म माजून राहील लोक नष्ट आणि अमंगल होतील त्या अमंगलतेचे कारण समूळ सांगतो ऐक मी जोपर्यंत ह्या सृष्टीमध्ये वावरत आहे तोपर्यंत कलीचा डोळा उघडून पाहण्याची प्राज्ञा नाही पण मी गेलो की तो लागला चवताळून उठेल कलीचे दुर्धर प्राबल्य झाले म्हणजे ब्राह्मण आपला स्वधर्म टाकून देतील दानधर्म मुळीच नको केवळ ढोंग दाखवण्याकरता क्रियाकर्मी करतील मी या पृथ्वीचा त्याग केल्यावर तू येथे राहू नकोस कारण बाबारे कलियुगातील बहुतेक लोकांची रुची अधर्माकडेच राहील मी पृथ्वीचा पृष्ठभाग सोडला की कली अतिशय माजेल या करता त्या कलीने भूमीला जोपर्यंत स्पर्श केला नाही तोपर्यंत आजच्या आस्तू निघून जाण्याची तयारी कर कली जेव्हा संचार करील तेव्हा लोकात अधर्म वाढेल कुविदेची बंडे उठतील आणि निंदेच्या शर्यतीच सुरू होतील कवडीचा सुद्धा स्वार्थ लाभणार नाही पण निंदेचे डोंगर उभारतील अशी कलियुगातील वाईट वस्ती आहे करता तू अर्ध घटकही येथे राहू नकोस तू आपले आणि आपण संबंध सोडून दे आणि अनन्य प्रेमाने माझा ठाई आपले मन लावून समदृष्टीने पृथ्वीवर विहार कर यासाठी उद्धवा आपल्या कल्याणाकरता तू ही येथून एकटाच लवकर निघून जा धन्य धान्याची कोठारी असतील तरी ती टाकून दे आपत इष्ट असतील त्यांना सोड आपल्या भाऊ बहिणी बायका मुले यांची ही आशा धरू नकोस घरादारात आशा ठेवून तू नुसत्या शरीरानेच बाहेर निघालास तर तो त्यागच मोठा कठीण व अनर्थकारक होईल पहिल्यांदा स्नेह समूळ सोडून द्यावा पाठीमागून अभिमानालाही दंडण करावे नंतर वासनारूप जटा जुटाचे मुंडण करावे आणि मग आश्रमातून बाहेर पडावे आता स्नेह कसा सुटेल अभिमानाला दंड कसा लागेल हे तुला संकट वाटत असेल तर तेही सांगतो ऐक सर्व जे माझे स्वरूप आहे ते थे हो, भृंगी ही जड असते आणि आळी ही मूढच असते तरी दृढ ध्यानाने ती तद्रुप होते तात्पर्य अभ्यास केला म्हणजे काहीच अवघड नाही तो गूढ अभ्यास मितुला स्पष्ट सांगितला माझे स्वरूप तर ज्ञानघनच आहे आणि ध्यान करणारा जीवही सज्ञानच असतो त्यामुळे अशा रीतीने ध्यान केल्याने तोही तद्रूपच होतो तेथे सारी समदृष्टीच होत असल्याने चित्तही समत्वालाच प्राप्त होते तो समभावच निश्चयाने वाढवून जेथल्या तेथे राहावे आधी गृहस्थाश्रमाला सोडावे आणि मग मी कोठे राहावे असे तुझा मनात येणे स्वाभाविक आहे त्याविषयी नीटाई स्वरूप साम्याने समदृष्टी होते त्या समदृष्टीने तू सृष्टीत फिरत राहा राहण्याच्या स्थानासाठी तू मनात काळजी अथवा योजना करू नकोस थोडाकार काळ जरी एके ठिकाणी वस्ती घडली तरी त्या स्थानाचा अभिमान चढतो याप्रमाणे वसती स्थान खोटे आहे या करता स्थानाची खटपट तू मुळीच करू नकोस तू सर्व सर्वगत सर्वधार व सर्व देशी झाला म्हणजे मी हो न हलता चालता निजधामाला येशील मला निजधामाला न्यावे असे उद्धवाने विचारले होते तो उपाय आत्मबोधाच्या रूपाने स्वतः श्रीकृष्णाने सांगितला असा उपाय जर केला नाही तर माझी प्राप्ती कधीच व्हावयाची नाही मग तू निजधामाला कशा रीतीने येणार गरुडावर बसवून मला लवकर नीच धामाला न्यावे असे म्हणशील पण पंखांची गती येथे नसल्यामुळे गरुडाला तेथे जाताच येत नाही म्हणून साधक आहेत ते उभय पक्ष सोडून देऊन मदरूपाला पावतात पण गरुडाला पक्षाभिमान आहे म्हणून त्याला तेथे जाता येत नाही आता तू म्हणशील कि मला खांद्यावरून घेऊन जा पण मला खरोखरच खांदाच नाही याकरता अहम बुद्धी सोडल्याशिवाय तुला तेथे जाता येणार नाही अहंभाव न सोडता कितीही उपाय आणि कितीही युक्तिप्रयुक्ती केल्या तरी निजधामात प्रवेश वावयाचा नाही साकार म्हणून जेवडे जेवडे तू पाहतोस तेवढे सारे नाशवंत आहे या गोष्टीचा तू निजबोधाने निश्चय कर या जगात मन वाणी डोळे कान इत्यादी इंद्रियांनी अनुभव जे अनुभवले जाते ते सर्व नाशवान आहे मनाचा कल्पनाविलास आहे म्हणून मायाच आहे असे समज दृष्टीने जे जे पहावे ते ते दृश्यत्वामुळेच नाहीसे होते कानाला जे जे कळते ते ते शब्दत्वाने लयाच जाते वाणी जे जे बोलते ते ते वितंडवादाने बुडते म्हणून वेदाने बोलणे सोडून देऊन नेति शब्दानेच तो लाजून गेला मनाच्या संकल्पाने हे आकलन केले ते कल्पितच होऊन बसले आणि अहंकाराला जे विषय झाले ते विजातीय तत्वामुळे फुकट गेले इंद्रियांना जेवढे गोचर होते तेवढे सारे नश्वर असते याप्रमाणे नित्यानित्य विचाराने निश्चित केले आहे पण तो नित्यानित्य विवेक सुद्धा माईकच आहे हे लक्षात ठेव मिळून हा सारा लोक मायामयच आहे आणि माया, माया संकल्प सृष्टीच उत्पन्न करते संसार म्हणून जेवढा तुझ्या दृष्टीस पडतो तेवढा सारा माईक व्यवहार आहे याप्रमाणे तू खरोखर धैर्याचा निर्धार धरून त्याला ओळखून मनातून हे, हे लक्षात ठेव ज्या पुरुषाचे मन एकाग्र नसते त्याला वस्तुपुष्कळ आहेत असा भ्रम होतो अनेकत्वाचा भ्रम झाल्यानेच गुणदोष दिसू लागतात ज्याची बुद्धी गुणदोषात्मक असते त्याच्यासाठीच कर्म अकर्म आणि विकर्म असा भेद असतो परमात्म्याशी जो विभक्त असतो त्या पुरुषाला अयुक्त असे म्हणतात आपल्या एकमेवा द्वितीय अद्वैत आत्मस्वरूपाची ओळख विसरल्यामुळे त्याला अनेकत्वाने भेद भासू लागतो त्या विस्मृतीच्या भरात मिथ्याभेद सत्यत्वाने भासतो आणि भेद, त्या त्या त्या भेद आवेशात गुणदोष हटकून दिसू लागतात मुळी जर भेदच नाही तर शुद्ध वस्तूच्या ठिकाणी गुणदोष दिसावयाला जागाच राहत नाही भेदाच्या जोरानेच गुणदोष दृष्टी उत्पन्न होते व कर्मा कर्माची त्रिपुटी भेद दृष्टीमुळेच दृढावते भेदाने मोठे वाईट केलेले आहे तो कर्म अकर्म विकर्म जन्ममरणादी धर्म आणि स्वकर्म प्रकाशित करतो कर्माने आणि विकर्माने नरक यातना भोगाव्या लागतात आणि कामनिक कर्माने स्वर्ग प्राप्त होतो कर्ता कर्म करूनच कर्ममुक्त होऊन समाधान प्राप्त करून घ्यावे आता तू म्हणशील की कर्म ते कोणते अकर्माचे लक्षण काय विकर्माचा गुण कोणता तर तेही सारे ऐक कायेने वाचेने आणि मनाने जे जे काही करावे ते, ते कर्म होय आणि सूक्ष्म स्फूर्तीचे जे भान ते कर्माचे मूळ होय मनात वाणीत किंवा देहात कर्माचे बीज मुळीच उत्पन्न न होणे असे जे अकर्म ते देहाभिमानवंताला कधीच घडव घडणार नाही जे सर्वोपरिकर्माहून वेगळे ज्याला कर्म लावू गेले तरीसुद्धा लागत नाही जे कर्मठा जोगे नवे, तेच खरोखर अकर्म होय असे समज विधिनिषेधाची पर्वा न करता जेथे विशेष कर्म वाढते त्याला विकर्म असे म्हणतात हे मोठे संकटात घालणारे आहे सर्वसाधारण कर्म असते तेच विकृत होऊन त्यात मोठमोठाले विधी निषेध उत्पन्न झाले म्हणजे त्याला विकर्म असे म्हणतात जे विधीला अनुसरून होत नाही ते निषेधाकडे वळते हे उघड आहे जे आचरित असता चूक होते किंवा त्यात खंड पडतो अथवा त्यात विकलता उत्पन्न होते तेही खरोखर निषिधच होय अशा विकारयुक्त कर्माचे विकर्म या पदाने स्वरूप दाखवून दिले याप्रमाणे कर्मकर्माचे विभाग तुला स्पष्ट दाखवले जीवाची उत्पत्तीच होत असतात आता श्रीधर स्वामींनी केलेल्या व्याख्यानाची युक्तीही सांगतो ती ऐकून ठेव जीव हा परम अविद्यायुक्त आहे नित्यक्रिया हेच त्याचे कर्म नित्य कर्म न करणे तेच अकर्म आणि निषिद्ध कर्म ते विकर्म होय अशी भेदानुरूप कर्मकर्म गुणदोषामध्येच दृष्टी राहते व विधी निषेधांच्या गाठी पडतात तो भेद अभेदामध्ये उत्पन्न तरी कसा होतो असे म्हणशील तर तीही गोष्ट ऐक एक। पुरुष हा एकाकी असतो पण जेव्हा तो मनोरथाचा पूजेला मानस पूजेला बसतो तेव्हा धेय, ध्याता आणि भेदाचे वेड माजवतो तेथे नाना प्रकारचे उपचार पूजेच्या साहित्याचा कल्पित असतो याप्रमाणे एकपणामध्येच तो मनस्वी भेद वाढवतो तेथे ध्येय ते उत्तम म्हणतो आणि ध्याता जो आपण त्याला नीच मानतो त्यामुळे ध्यान गौण होऊन गुणदोषांना वाढवते ध्यानामध्ये विचित्र गुणदोष आहेत ध्येय आहे ते परम पवित्र म्हणते आणि आपले आचरण पवित्र नाही म्हणून अपवित्रा आप होतो आपल्या पोटामध्ये गुणदोषाची त्रिपुटी आणि भेद दृष्टी वाढवतो खरोखर ध्येय ध्यात आणि ध्यान सारे आपणच असता ते सोडून देऊन गुणदोषांचे स्वरूप मात्र वाढवित बसतो उद्धवा ही सारी सृष्टी भेददृष्टीने वाढलेली आहे आणि त्या भेदा मुलेच कर्माची त्रिपुटी ही त्याच्या मागोमाग वाढली भेदाचा जिवाळा जसा जसा वाढतो किंवा विषयांचे प्रेम जसे जसे, जसे वाढते अथवा इंद्रियांचा लळा जसा जसा पुरवला जातो तसा तसा संसार हा वाढतच असतो सापाला अमृत पाजले तर फिरून विषच व्हायचे त्याप्रमाणे इंद्रियांना जो जो संतोष द्यावायाचा तो तो दुःख मात्र भोगावे लागते म्हणून तू अगोदर आपली सर्व इंद्रिये आणि मन ताब्यात ठेव हो। मग हे सगळे जग आपल्या आत्म्यामध्येच पसरलेले असून तो आत्मा आणि परमात्मा एकरूप आहे असा अनुभव घे याकरता शहाण्याने इंद्रियांच्या द्वारात विषयाला जाऊच देऊ नये ज्याप्रमाणे विषात शिजवलेली खीर तोंडात सुद्धा न घालता फेकून द्यावायचे असते किंवा रसरसरेल्या अमृत फळांवर सर्पाने गरळ टाकले असता ती कावळे खात नाही कारण तसे करण्यात आणि पावलोपावली त्यात आत्मघात असल्याचे त्यांना दिसत असते ज्यांना त्यातील आत्मघात दिसत नाही असे विषयी लोकच विषयांचे सेवन करतात ज्याप्रमाणे सूर्य भर दोन प्रहरी मस्तकावर असताही गुबडाला मध्यान रात्र वाटते त्याचप्रमाणे सेवनाने मुमुक्षची स्थिती होते कारण त्यांच्या योगाने जन्ममरण तर चुकत नाहीच पण उलट त्यांचे आत्मपतन मात्र होते प्राण्यांचे जीवित्व खरोखर विषयावरच अवलंबून असते विषयांचा त्याग करून ते कसे जगतील असे म्हणशील तर त्याचाही सुगम मार्ग सांगतो ऐक इंद्रियांचा विधिनियमाने निग्रह केला असता चित्त शांत होते आणि ह्याप्रमाणे इंद्रियांचा व मनाचा निग्रह या दोन्ही मार्गांनी हा त्याग उत्तमोत्तम व सोपा होतो इंद्रिये विषयांवर असे ना परंतु मन मात्र त्यात शिरू देऊ नये हा ही सर्वतोपरी त्यागच आहे असे मोठे मोठे योगीही म्हणतात मनाला विषयाचे बळ असल्यामुळे विषयाच्या ध्यासाने ते चंचल होते ते निश्चळ कधी व्हावयाचे नाही असे म्हणशील तर त्याचाही उपाय ऐक माझे स्वरूप सर्वव्यापी आहे ते मनाचा आतही असते आणि बाहेरही असते जेथे जेथे मन जाईल तेथे तेथे ते, ते, ते, ते, ते, ते, ते असतेच माझ्याशिवाय चित्ताला जावयाला दुसरी जागाच नाही ते स्वदेशी असो की परदेशात असो रात्रंदिवस माझ्या आतच असते असे निरंतर आत्मस्वरूपच पाहत राहिले म्हणजे तेच चित्त सर्व होईल मग त्या चित्ता मध्ये हे सारे जग आधी पासून दिसू लागेल अथ्वा तुझे जर सारे जग तर तुझे निर्व्यंग अंग होऊन राहील चर आणि अचर लहान आणि थोर असे जे म्हणून आहे ते सारे आपल्या जीवरूपात पाहत जा तू म्हणशील कि जीव हा एकदेशी आहे त्यात सारे जग कसे पाहावे तर सोने आणि अलंकार हे जसे एकूप आहेत त्याप्रमाणे ऐक्यता करून त्याप्रमाणे तू ही तत्काल आत्मदृष्टीने आत्मत्र होऊन जाशील अरे मिठाचा खडा समुद्रात पडला असता तो समुद्रा एवढाच होऊन राहतो त्याप्रमाणे तू ही तत्काल मदरूप होऊन राहशील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 मननाचे मनना द्या विज्ञान होते या दोहोंचे स्वरूप लक्षात घेशील तेव्हा तू ब्रह्म स्वरूप होशील या प्रमाणे स्वहिता करता तुझ्या पायांचे अखंड भजन करीत राहावे पण त्यात विघ्न येईल तेव्हा काय करावे असे म्हणशील तर सांगतो ऐक दांभिकपणा आणि लौकिक सोडून फलाभिला त्याग करून जो भक्त माझे भजन करतो त्याला विघ्न कशाचे त्याच्या विघ्नाच्या नाशासाठी हे लखलखित चक्र हातामध्ये धारण करून त्याच्या पाठीमागे व समोर मी उभा असतो उद्धवा याप्रमाणे निजभावाने जो माझे भजन करतो त्याला विघ्न करावयाला मी असताना देवांना सुद्धा प्राज्ञा नाही तात्पर्य तू ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर चराचरातील आत्मा तूच होऊन राहशील स्थावरात काय जंगमात काय आणि देवदानवात काय सारा तूच तू तुझ्याशिवाय एक क्षण अनुभर सुद्धा वेगळे असे काही राहणार नाही तेव्हा तुझ्या ठिकाणी विघ्ने येऊन कसे बाधा करील ब्रह्माधिकांनाही ग्रासून टाकणारा जो काळ त्याचाही तू आत्मा होऊन राहशील याप्रमाणे श्रीकृष्णांनी पाठ थोपटून उद्धवाला सांगितले याप्रमाणे बाध्य बाध नाहीशी होऊन जाते संकल्प कल्पना बंद पडते ब्रह्मानंदाची पहाट होते आणि कर्माची वाट मोडून जाते असा जो ब्रह्मानुभवी होतो त्याच्या समोर कर्म हे रंक म्हणजे निसत्व होऊन जाते वेद हे त्याचे सेवक होतात आणि विवेक कामाठी बनतात हे तुला किती आणि काय सांगावे मीही त्याचा आज्ञाधारक होऊन राहतो असे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझी प्रतिष्ठा करतात त्या ठिकाणी मला प्रकट व्हावेच लागते भक्तवचन खरे करण्यासाठी नरसिंहावतारामध्ये मला वाळलेल्या लाकडात प्रकट व्हावे लागले दुर्वासाला तर पाठीवर वाहून नेलेले तू आपल्या डोळ्यांनी पाहिलेच आहेस आता तू म्हणशील कि देव ज्याचा अज्ञाधारक झाला त्याचे कर्म हे सहजच किंकर होणार मग ज्ञाते हे विषयामध्ये पाहिजे तसा स्वेच्छाचार करीत राहतील त्याविषयी सांगतो ऐक ज्ञात्यांना स्वच्छ विषयाचरण कधीही घडणार नाही त्याचे कारणही सांगतो ते लक्ष देऊन आई ज्याचा अभिमान दग्ध झालेल्या वस्त्राप्रमाणे असतो त्याला प्रपंचा असून विषयांचे दर्शनही मिथ्याच वाटते म्हणून त्याला विषयाचरण ही नसतेच ज्याला प्रपंचाची आवड असते विषयांची अतिशय गोडी असते त्यालाच मनसोक्त आचरणाकडे ओढ असते तोच संसार संकटात सापडतो परंतु ज्ञात्याला विषयाच्या ठिकाणी सत्यमती नसते त्यामुळे तो विषय भोगात कसा लुब्ध होईल आता ज्ञात्याच्या कर्मातील मर्म सांगतो ते ऐक ज्ञाते हे मनोधर्माला न शिवता साऱ्या क्रिया आणि सारे धर्म आचरण करीत असतात जो माणूस गुणदोष बुद्धीच्या पलीकडे जातो तो लहान मुलाप्रमाणे सदोष म्हणून निषिद्ध कर्मे टाकून देत नाही कि गुणबुद्धीने विहित कर्मे करीत नाही गुणदोषातीत झालेला ज्ञाता भलत्याच रीतीने कधीही वागत नसतो पण त्याच्या चित्ताला भित्रेपणा कधी नसतो तो विहित कर्मबुद्धी कुंभाराच्या चा पूर्व प्रारब्धानुसार तो वागत असतो वृत्तीत संकल्प उठत नाही चित्तात हेतू स्फुरत नाही अशी केवळ शरीरानेच ज्ञाते कर्म करीत असतात म्हणून सत्कर्म केलेले सिद्धीला गेले तर हे मी केले असे म्हणून तो फुगत नाही किंवा मध्येच ते बंद पडले तरी त्याला तगमग वाटत नाही झोपी गेलेल्याच्या पाठीमागे वाघ बसला किंवा समोर स्वर्गभोग येऊन राहिला तर त्याची त्याला भीतीही वाटत नाही व वा प्रीतीही उपजत नाही त्याप्रमाणे ज्ञात्यांची स्थिती असते गुण किंवा दोष काही एक मनात न आणता मुले जशी सहजगत्या खेळत असतात त्याचप्रमाणे ज्ञात्यांची स्थिती असते कर्मप्राप्ती अभिमानाने घडत असते तो अभिमान जर ते सोडून देतात तर निराभिमानाने सांगतो की ही स्थिती इतरांना कळण्यासारखी नव्हे निरभिमानपणा हा स्वतःचा अनुभव असतो इतरांना तो कसा कळणार प्रारब्धानुसार देह सहजगत्या साऱ्या कर्मांची हालचाल करीत असतो पण अज्ञानाच्या जोरामुळे अभिमान बोकाळतो आणि मी करता असे म्हणू लागतो त्यावेळी गुरुवचनाच्या अनुवृत्तीने वर्तमान अभिमानाचे शेष राहिलेल्या प्रारब्धानुसार निरभिमानाने त्यांचा देह वागत असतो अर्थात ज्ञानसंपन्न लोकांची सारी कर्मे केवळ शरीर मात्रानेच होत असतात आणि केवळ शरीर मात्रानेच कर्मे घडतात त्यांनाच अहेर सांगितले आहे कृष्ण उद्धवाला म्हणाले आता लक्षणे सांगतो ती ऐक तेव्हा आणि तो लक्ष देऊन ऐकू लागला ज्याने श्रुतींच्या तात्पर्याचे यथार्थ या ज्ञान प्राप्त करून त्याचा अनुभवही घेतला आहे तो सर्व प्राण्यांचा आकारण मित्र होतो आणि त्याच्या वृत्ती नेहमीच शांत राहतात सर्व दृश्य विश्वाला तो माझेच स्वरूप समजतो म्हणून त्याला जन्म मृत्यू असत नाही प्रथम शास्त्र श्रवणाने ज्ञान उत्पन्न होते त्या ज्ञानाच्या अनुभवाने विज्ञान प्राप्त होते असा ज्ञान विज्ञानाने संपन्न झाला म्हणजे तो निरभिमान होतो याप्रमाणे खरीखरी निरभिमानता हातास चढली म्हणजे त्याच्या ठिकाणी शांती उल्लसित होत असते किंवा शांती असेल सहनशीलता अंगी आणणे ही काही शांती नव्हे शांती म्हटली म्हणजे ती अशी असली पाहिजे कि जसा काही क्षुब्ध न होणारा समुद्र त्याला केव्हाही आणि कोठेही वाढ व तूट नाही शेकडो नद्या गडूळ पाण्याचे लोंढेच्या लोंढे आणून समुद्रात घालीत असतात पण तो तिळभर सुद्धा गडूळ होत नाही तो स्वतः अगदी निर्मळ असतो तसाच असतो त्याचप्रमाणे स्वार्थाला विरोध करणारी अशी नानाभूत विषमता अंगी आदळली तरी ज्याच्या चित्तात यत्किंचित पालट होत नाही तीच खरी शांती होय अशी शांती ज्याला प्राप्त होते तोच सर्व प्राणीमात्रांचा खरा सखा होय सर्व लोकांचा आवडता तोच आणि सर्वांचा सरुदही तोच त्याच्या सख्यत्वाचा प्रकारही मोठा नवलाचा आहे तो आपल्या मैत्रीसाठी सर्वस्व अर्पण करतो तो आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणाला फसवीत नाही कृपा पात्र असेल त्यालाच उपदेश करीत असतो त्याची पाहण्याची दृष्टी मोठी अतर्क्य असते त्याच्या दृष्टीला सारी सृष्टी मदरूपच दिसते त्याने आपल्या दृष्टीने जगाची व माझी अभिन्न गाठ बांधलेली असते मग तो जिकडे तिकडे पाहतो तिकडे तिकडे, तिकडे त्याला मीच असतो त्याने जरी मला पाहिले नाही तरी त्याचे ते न पाहणे ही मीच होतो त्याची पाहणारी दृष्टी ती मी स्वतः होतो अशी सर्व सृष्टीसह वर्तमान त्याची व माझी एक गट्टी जमून राहते सारे जगच मी होऊन राहिलो म्हणजे तो व मी हे शब्दच नाहीसे होतात असा तो सर्वत्र समदृष्टीच्या योगाने माझा मद्धे रहतो। अशा प्रकारे एकात्मतेने सोडल्यामुळे जाला मी सुगम होतो त्याला पुढे ज्याच्या योगाने दुर्धर दुःख भोगावे लागते तो जन्म कसा येईल मातेच्या उदरूपी गुहे रजस्वलेच्या रुधिरात पित्याच्या रेताद्वारे गर्भ संचार होऊन संसाराला आरंभ होतो आईच्या पोटात असलेले जंतू त्याच्या नाका तोंडात छातीत व मस्तकात शिरतात असा तो प्राणी नऊ महिने विष्ठामुत्रांमध्ये उकडून निघत असतो जठराग्नीच्या तोंडामध्ये गर्भाचा गोळा द्यावयाचा आणि मग तो उकडून उकडून एक एक अवयव बनवायचा हे नारायणा ती गर्भातील वेदना आणि त्याच्या नाना प्रकारच्या यातना नकोत रे नकोत। त्या ऐकून मनाला चिळस येते नंतर साऱ्यांच्या पाठीमागून प्रसूतिवायू म्हणून जो उठतो त्याने तर साऱ्या अंगाला विंचवाप्रमाणे वेदना उठतात आणि मोठ्या संकटाने योनीतून देहाचा जन्म होतो असा जो अपवित्र जन्म तो त्या उत्तम पुरुषांना कधीच प्राप्त होत नाही ज्यांनी निजधाम प्राप्त करून घेतलेले असते ते समदृष्टीच्या योगाने स्वतः पुरुषोत्तम स्वरूपच होतात त्यांच्या मागे पुढे मीच असल्यावर त्यांना जन्माच्या गोष्टी कशाचा, ते कलिकाळा परवा न करता तत्काल मत स्वरूपाला येऊन पोचतात जेथे जन्मच नाहीसालेला असतो तेथे मृत्यूही रिकाम्या हाताने परत जातो अशा प्रकारे माझे भक्त माझे भजन करून त्या भजनाच्या बळानेच मला पावतात इतके बोलून कृष्णाने उद्धवाची पाठ ठोपटली आणि म्हंटले चल उठ उठ लवकर हीच युक्ती साध्य कर म्हणजे हिनेच जन्माची यातायात चुकेल मेघाच्या तोंडातून आलेले उदक चातक ज्याप्रमाणे वरच्यावर झेलून घेतो त्याप्रमाणेच कृष्णाच्या भाषणालाही उद्धवाने तोंड पसरले किंवा चंद्रकिरणासाठी चकोर ज्याप्रमाणे अगदी उतावळे होतात त्याप्रमाणे हरीच्या भाषणावर उद्धवाचीही अतिशय आवड दिसू लागली किंवा पिले पक्षिणी कृष्णामृत प्राशन करू लागला श्री शुक म्हणतात परीक्षिता भगवान श्रीकृष्णांनी असा उपदेश केला तेव्हा भगवतभक्त उद्धवाने त्यांना नमस्कार करून तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने विचारले शुकाचार्य म्हणतात हे परिक्षिती भगवंताला कृपा म्हणून त्याने आपल्या महान भक्ताला उपदेश केला ती ऐकून उद्धवाची ऐकण्याची हाव वाढली यावरून श्रीकृष्णाचे हे ज्ञान किती अपूर्व होते ते पहा श्रीकृष्णाने स्वमुखानेच आपले हृदगत सांगितलेले ते निरूपण अत्यंत गोड त्यामुळे ऐकण्याची इच्छा मनामध्ये वाढली पण देवाची भीड मोडवली नाही प्रेमाने उद्धवाचे चित्त सदगदित झाले त्याने त्या साष्टांग दंडवत घातला आणि तो प्रेमळ भक्त त्याला विचारू लागला उद्धव म्हणाला आपण योगेश्वर सर्व योगांचे आधार त्यांचे कारण आणि योग आहात माझ्या परमकल्याणासाठी आपण त्या संन्यासरूप त्यागाचा मला उपदेश केला आहे उद्धव म्हणाला हे योग्यांच्या योगी राजा तू श्रीपती योग्यांचा ठेवा आहेस तू योगाची साक्षात मूर्ती असून योगानेच तू प्रकट होतोस म्हणून तू त्यागाचे व संन्यासाचे लक्षण सांगितलेस पण हा त्याग अतिशय कठीण व परमदारुण आहे परंतु हे अनंता जे लोक विषयातच गुरफटले गेले आहेत त्यांना विषय भोगांचा त्याग करणे अतिशय कठीण आहे हे सर्व स्वरूपा त्यात सुद्धा जे लोक आपल्याला विन्मुख आहेत त्यांना तर हे सर्व अशक्य आहे असे माझे मत आहे ह्या त्यागाची रीत पाहिली तर ती श्रीकृष्णाची त्यात गती कशी होईल हे श्रीकृष्णा ज्यांच्या चित्तामध्ये काम आहे ज्यांची बुद्धी विषयात आसक्त झालेली आहे त्यांना हा त्याग कधीच घडावायचा नाही तुझी कृपा जोपर्यंत झालेली नाही तोपर्यंत हा त्याग अभक्तांच्या हातून कसा घडणार देवाने जो त्याग सांगितला तो सर्वांना होण्यासारखा नाही आहो काय चमत्कार सांगावा तू सर्वात्मा प्रत्यक्ष हृदयात असता त्यात तुझ्यात चित्त शिरत नाही आणि ते विषयात गुंतून पडते असे प्रपंचात आसक्त झालेले असल्यामुळे अभक्त तुझ्याशी विनमुख होतात त्यांना खरोखर त्याग व्हावयाचाच नाही कारण सदा सर्व त्यांचे चित्त दूषित झालेले असते श्रीकृष्णा त्याग का होत नाही असे म्हणशील तर तेही सांगतो ऐक त्याग करण्यामध्ये कठीण काय आहे तेही तुझ्यापाशी कथन करतो